वाल्मिकिरायण अरण्यकांड सर्व एकोणीसावा आपल्या भगिनीला अशी विरूप आणि रक्त गळत असलेल्या अवस्थेत येऊन पडलेली पाहून खरं राक्षस क्रोध संतप्त झाला आणि त्याने विचारले आता उठ गोंगी आणि भ्रमिष्ठपणा टाकून दे आणि तुला अशी विरूप कोणी केली ते स्पष्ट स्पष्ट सांग दाढेत विष भरलेला प्रश्न उगीच बसला असताना त्याच्या जाऊन त्याला सहजपणे आपल्या बोटाने डिवसणारा हा कोण आहे अपने गलाश आप अड़को घर्खपण समझते कारण तुझा आज अढ़ाई कर विषस प्याला तू बल पराक्रम संपन्न कटेल रूप घे तुला अशा अवस्थे ना तो, तो यमा जवरस गेला देव गंधर्व भूते महात्मे ऋषि को महाबलशाली निला ज्या तुला अरोप के लिए माझा अपराध करील असा या धोके तरी मला कोणी दिसत नाही देवामध्ये स्वर्गराज सहस्राक्ष इंद्र सुद्धा मला दिसत नाही हंस जसा पाण्यामध्ये मिसळलेले दूध शोषून घेऊन पितो तसे आज मी जीविताचा शेवट करणाऱ्या बाणाने त्याचे प्राण ओढून घेईन युद्धात शराने मर्मस्थाने तोडून मी मारून टाकलेल्या कोणाचे फेसाळ रक्त ही पृथ्वी पिऊ इच्छिते मी रणात मारलेल्या कोणाच्या शरीराच्या मांसाचे लचके तोडून थव्याने जमलेले पक्षी आनंदाने खाणार आहेत युद्धात खाली ओढलेल्या क्षुद्राचे रक्षण देव गंधर्व पिशाच राक्षस कोणी करू शकणार नाही हळूहळू भानावर येऊन ज्या कुणी उद्धटाने वनात तुझ्यावर चाल करून तुझ्यावर जय मिळवला तो कोण ते मला तू सांगावीस भ्रात्याचे हे विशेषतः क्रुद्ध होऊन विचारलेले बोल ऐकून डोळ्यात पाहणी आणून म्हणाले ते दोघे तरुण रूपसंपन्न सुकुमार महाबलवान कमळाच्या पाकळ्यांसारख्या विशाल नेत्रांचे चिरे आणि काळे कातडी ही वस्त्रे अंगावर घेतलेले फळे खाणारे इंद्रिय दमन करणारे ब्रह्मचारी तापस दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण भाऊ भाऊ आहेत त्यांचे ते रूप गंधर्व राजा सारखे राज लक्षणाने युक्त असे आहे, ते देव आहेत की दानव याचे मी अनुमान करू शकत नाही त्या दोघांमध्ये एक तरुण रूप सर्व अलंकाराने युक्त आणि उत्कृष्ट कटी असलेली एक स्त्री मी पाहिले त्या सुंदर स्त्रीच्या देखरेखीखाली त्या दोघांनी मिळून संगणमत करून मला जणू अनाथ भ्रष्टाचार माझीही अशा अवस्था केली ती माझ्याशी वाकडी वागली म्हणून तिचे आणि मला मारणाऱ्या त्या दोघांचे रणात मी ताजे ताजे रक्त पिऊ इच्छिते ही माझी पहिली इच्छा तू पूर्ण करावीस तिथे आणि त्या दोघांचे रक्त मला युद्धात प्यायचे ती असे म्हणाली तेव्हा क्रुद्ध खराने महाबलवानाच्या काळासारख्या चौदा राक्षसांना आज्ञा केली दोन मनुष्य शस्त्रसंपन्न आणि चिरं आणि काळे कातळे का अंगावर घेतलेली एका स्त्रीसह घोर दंड करण्यात आलेले त्या दोघांना आणि त्या दुष्ट वागणुकीच्या स्त्रीला मारून परत यावे माझ्याला त्यांचे रक्त प्यायचे राक्षसान माझ्या या भगिनीच्या मनातली ही इच्छा तिकडे जाऊन त्या दोघांना तुमच्या पराक्रमाने जेरी ला आणून चटकन पुरी करा तुमच्याकडून ते दोघे भाऊ रणात मारले गेले आहेत असे पाहून हिला अतिशय आनंद हर्ष होऊन ती युद्धात त्यांचे रक्त पिई अशी सूचना आणि आदेश दिल्यानंतर ते चौदा राक्षस त्या शिरपणखेला बरोबर घेऊन वाऱ्याने पळवलेल्या मेघाप्रमाणे निघाले अरण्यकांडाचा एकोणीसावा सर्ग समाप्त